स्कंध अकरावा अध्याय दहावा पाशुपत व्रत श्री नारायण म्हणाले अग्निजन्य पण गौण भस्मामुळे अग्निहोत्राच्या अग्निपासून झालेले आणि स्मारताग्नीपासून झालेले समदग्नीपासून झालेले पंचाग्नी दावा नग्नि यापासून झालेले असे पाच प्रकारचे भस्म आहे तीन वर्णीयांनी अग्निहोत्रापासून निर्माण झालेले विरजाग्नीपासूनचे भस्म घ्यावे गृहस्थांनी स्मार्ट अग्निपासूनचे आणि ब्रम्हऱ्यांनी समद अग्नीपासून निर्माण झालेले भस्म लावावे श्रोती यांच्या घरातील पाच अग्नीपासून उत्पन्न झालेले भस्म शूद्रांनी धारण करावे विरजानल भस्माचा काल चित्रक्षत्र युक्त पौर्णिमा आणि राहण्याचे ठिकाण हाच देश होय क्षेत्र बाघ अरण्य ही स्थळेही प्रशस्त आहेत जेथे शुक्र त्रयोदशीला यज्ञोपविष्पमाला घालून चंदन लाभासनावर बसावे उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करावे तीन प्राणायाम करावे देव आणि देवी यांचे ध्यान करावे मी हे व्रत करतो असे म्हणून दीक्षा घ्यावी शरीर नाश होईपर्यंत अथवा ठराविक मुदतीपर्यंत संकल्पाप्रमाणे शास्त्रोक्त अग्नि उत्पन्न करावा आज्य समिधा चरू यांनी यथाविधी हवन करावे तसेच याच द्रव्यांनी मूल मंत्राने हवन करावे माझ्याच देहातील शुद्ध तत्वे शुद्ध होवत असे चिंतन करावे पाच इंद्रिये सात धातू पंचवायू मन बुद्धी अहंकार तीन गुण प्रकृती पुरुष राग अविद्या कला नियती, काल माया विद्या महेश्वर सदाशिव शक्ती शिवतत्व ही तत्वे क्रमाने असतात विरजा मंत्राच्या हवनाने ही शुद्ध होतात नंतर गोमयाचा गोळा करून अभिमंत्रण करावे तो अग्निट ठेवावा त्या दिवशी हविष्यान भिक्षण करावे चतुर्दशीराहारेच्या दिवशी करून रुद्राचा उपसंहार करून होमाची समाप्ती करावी एकच शिखा ठेवून मुंडण करावे स्नान करून भोजन करावे साधकाची लज्जा नष्ट झाली असेल तर त्याने दिगंबर राहावे अथवा काशाय वस्त्र परिधान करावे पाय धुवून आचमन करावे आणि वीरजाग्नीपासून झालेले भस्म धारण करावे ते मंत्रोक्त मस्तकापासून मुख्य अंगास सोळावे आणि क्रमाने सर्वांग लिप्त करावे शिवाय महा या मंत्राने सर्वांगास भस्म लावावे नंतर पुंढरू लावावा शिवत्वाचे आचरण करावे याप्रमाणे त्रिकाल आचरण ठेवावे हेच पाशुपत व्रत होय भुक्ती मुक्ती देणारे आहे पशुत्वाचे करते, पशुत्ते व्रत धर महादेव प्राप्त करून होते मंगल सर्व समृद्धि भस्मलेपन कर महामारी पास भय प्राप्त हो शांति पौष्टिक कामिक असे तीन प्रकार से भस्म है अध्याय दहावा समाप्त